पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे छत्रपतींच्या गादीवरील पूज्य भाव कैलासवासी टिळकांनी केलेली मदत आमच्या चरित्रनायक महात्म्याचे श्री शिवरायांवर व परमपवित्र छात्रपदावर किती अडनिष्ठा होती ती वाचटांपुढे बरोबर मांडावायची म्हणजे कोल्हापूरच्या गादीच्या थोड्या इतिहासाचा पहिल्यानं उल्लेख करणे प्राप्त आहे कोल्हापूरच्या गादीचा पूर्व इतिहास महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे छत्रपतींच्या स्वतंत्र गादीची स्थापना केली तेव्हा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीप्रमाणे कोल्हापूरची गादीही गिळून पुण्याच्या पेशवाईत कायमची बळकटी आणावी असे पुण्याच्या बाळाजी विश्वनाथास व त्याच्या मागून पहिल्या बाजूलाच वाटले आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले परंतु पेशवे म्हणजे छत्रपतींचे प्यादी असूनही त्यांनी भर्जी बनण्याचा प्रयत्न करावा हे छत्रपतींच्या गादीस लांछनास्पद आहे असे साहजिकच त्या धोरणी व राजकारणपटू वीरमातेच्या लक्षात आले आणि तिने त्यावेळी पेशव्यांचे मांडलिकत्व पत्करण्याचे साफ नाकारले कोल्हापूरकरांना वटणीवर आणण्याकरिता पेशव्यांनी कोल्हापूर राज्याच्या सोहोबाजूंनी सांगली मिरज औंद तासगाव इसलकरंजी वगैरे ठिकाणी ब्राह्मणी सरदारांची ठाणी मांडली व कोल्हापुरावर चोहणकडून सारखे वार करून या गादीच्या नडीचा घोट घ्यावा व आपले वैर सजावे असा विचार करून पेशव्यांनी आपल्या कपटाची आणि निजपणाची कमाल केली परंतु कोल्हापूरच्या गादीवर एकाबागून एक सारेज पुरुष स्वाभिमानी आल्यामुळे ती गादी बचावली पुढे साताऱ्याच्या व कोल्हापूरच्या छत्रपतींमध्ये पडलेले भेद पेशवाई गेल्याबरोबर आपोआपच नष्ट झाले व दोन्ही गाद्या सख्य येऊन ते ब्राह्मणी गुलामगिरीचे धार्मिक पाठ सोडून हिंदूंची सामाजिक संघटना करण्यास सिद्ध झाले आणि त्याप्रमाणे कोल्हापूर सन्मान पाहून साताराच्या प्रतापसिंह महाराजांनी वेदोक्ताचे प्रकरण उपस्थित केले त्याबरोबर ब्रावणांनी त्यांच्यावर किटाळ व बालंट रसून सातारच्या छत्रपतींची गादी कपटा आणि इंग्रजांच्या हवाली केली व प्रतापसिंह महाराजांचे हाल हाल केले साताऱ्याच्या गादीची व प्रतापसिंह महाराजांचे हाल पाहून कोल्हापूरच्या छत्रपतींना बरेच दिवस आपल्या छातीवर वार लागल्याप्रमाणे दुःख वाटत होते साताराच्या प्रतापसिंह महाराजांची अप्री राहिली वेदोक्ताची चळवळ कोल्हापूरच्या राजाराम छत्रपतींनी सन अठराशे सहासष्टच्या सुमारास हाती घेतली व भिक्षुकशाहीला उघडउघड विरोध करून तिच्याशी दोन हात करण्याचे महाराजांनी ठरविले परंतु ते विलायतेत गेल्यावर तिकडेच निर्वतले छत्रपती राजाराम महाराजानंतर चौथे शिवाजी महाराजांना गादीवर वसविण्यात आले शिवाजी महाराज अल्पवयस्क असल्यामुळे तेथील एजंट व दरबारचे दिवाण राव बहादूर महादेव वासुदेव बर्वे ब्राह्मण या दोघा गृहस्थांनी दरबारात आपले मोठेच प्रस्थान माजविले हो पण चौथे शिवाजी महाराज हे जज़से वयात येऊ लागले तस तसे ते मोठे स्वभावाने राहून राज्याचा कारभार स्वतः पाहू लागले त्यामुळे आपल्या हातातील अधिकार जातात हे पाहून राव बहादूर बरवे, यांनी महाराजास वेड लागले आहे अशी हुल उठविली सरकारचा राजनीतीनेही यावेळी न्यायदेवतेचा खून केला आणि शिवाजी महाराजांना वेढा ठरवून अहमदनगरच्या कोटात कोन ठेवले पण त्यामुळे महाराष्ट्रात फारच मोठी खळबळ उडाली राजघरातील माणसांचे व महाराष्ट्रातील अडाणी अशा ब्राह्मणे जनतेचे म्हणणे होते की शिवाजी महाराजास वेळ लागले नाही सरकारने त्यांना कैद करू नये पण आश्चर्य हे की या प्रकरणाविषयी सुशिक्षित ब्राह्मणांचे मात्र एकमत नव्हते त्यांच्यातील काही मंडळी राव बहादूर वर्वे यांच्या बाजूने व काही राजघरातील माणसांच्या बाजूने होती असे दुटप्पी वर्तन ठेवण्यात ब्राह्मणांचा कदाचित यावेळी काही डाव असावा कारण रावबहादूर वर्वे यांच्या बाजूस यश येऊन या वादळात कोल्हापूरचे राज्य खालचा झाले तर कोल्हापूरवरील पेशवाई सूर आयताच उगवला जाईल असे गृहीत धरण काही ब्राह्मण मंडळी राब बर्वे यांच्या बाजूला गेली बरे महाराजांना अहमदनगरच्या कोटात कोंडून ठेवल्याने आज राजघराण्यात व महाराष्ट्रीय जनते सरकारविषयी जो असंतोष ध्वसत आहे तो स्फॉट पाहून इंग्रजी राज्य जर उलटून पडले तर या संधीस गेलिपेशवाई आपणास पुन्हा प्रस्थापित करता येईल असे कित्येक दुसऱ्या ब्राह्मणास वाटत होते म्हणून ते महाराजांचा कैवार घेऊन जनते चितवित होते टिळक व आगरकरांना केली मदत त्यावेळी नुकत्याच निघालेल्या केसरी व मराठा पत्रातून कलाशवाशी टिळक व आगरकर हे दोन तरुण ब्राह्मण जनतेला चिडवून करता सरकारच्या खूप विरुद्ध लिहित होते पण शेवटी हे लिहिणे टिळकांच्या चांगलटा आले जास्त कडक लिहिण्याच्या आरोपावरून टिळक वा आगरकर या दोघांवर खटला करण्यात आला टिळक यावेळी नुकतेच शाळेतून बाहेर आले होते आजच्या त्यांच्या असलेल्या इष्टतीचा एक त्यावेळी त्यांच्याजवळ नव्हता नुकतेच ते राजकारणाच्या आखाडीत उतरले होते टिळकांवरील खटला मुंबईच्या हायकोर्टात चालला होता बॅरिस्टर लोकार देण्यास व इतर खर्चास पैशाची फारच अडचण पडू लागली त्यावेळी भांडास करता, पैशाची मदत मिळावी म्हणून काही पुढारी मंडळी ज्योतिरावांकडे आली व त्यांनी ही अडचण ज्योतिरावास निवेदन केली पुण्यातील भवानीपेठेत राहत असलेले मोठे श्रीमंत व गुळाचे अडते रामूशेठ उडवणे यांच्याबरोबर ज्योतिरावांची जोति मोठी मैत्री होती हे वाचकांनी मागे वाचले असल्याचे त्यांना आठवत असलेल्याच या दोघांची मैत्री इतकी दाट होती की दोघांपैकी एकमेकांचे जेवणाचे ताट एक ज्योतिरावने सांगितल्यावरून रामू शेठ उरवणे यांनी टिळक आगरकरांचा त्यावे 10,000 हजार रुपयांचा जामीन घेतला व वकील बॅरिस्टरांनाही पैसे दिले ही मदत करण्यात ज्योतिरावांचा एक मोठा हेतु होता तो असा की टिळकांवरील खटला खोटा ठरल्यास सरकार कोल्हापूरच्या गादीवर अन्याय करीत आहे असे सिद्ध होईल व त्यामुळे इंग्रज सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेतून मोकळे करणे भाग पडेल आणि राब वर्वे याला अनायास खोप असून गादीविषयी भलत्या सलत्या सब्बी पुढे करून इंग्रजांना छत्रपतींचे छत्र अफरातफर करता येणार नाही यावे सरकार कोल्हापूरच राज्य खालसा करणार की काय अशी लोकांना मोठी भीती वाटत होती शवटी या खटल्याचा निकाल लागून टिळक व आगरकर यांना सरकारनं चार महिने साध्या कैद्याची शिक्षा सांगितली महाराजांना वळ ठरविण्यात सरकारनं जरी न्यायनिष्ठता दाखविली तरी पण पुणे सरकार आपल्या न्यायद्यवस्त जागले म्हणून म्हणा किंवा त्यावेळी महाराष्ट्रात असंतोष पसरला होता म्हणून म्हणा कोल्हापूरच्या छात्रपदाला सरकारनं दखल दिली नाही पुढे टिळक आगरकर सुटून आल्यावर सरकारने त्यांना कैद केल्याबद्दल निषेध व्यक्त करावा म्हणून मुंबईतील सत्यशोधक समाजाचे तरुण पुढारी नारायणराव लोखंडे व इतर मराठी मंडळींनी टिळक आगरकरांची मोठ्या थाटाची मिरवणूक काढून पान सुपारी हारतुरे आणि शेला पागोटे अर्पण केले व पुण्यात सत्यशोधक मंडळीसहित ज्योतिरावांनीही सत्य समाजाची सभा भरवून व त्या सभेत त्यांना शेला पागोटे पान सुपारी व हारतुरे अर्पण करून सरकारचा निषेध व छत्रपतींशी अढळनिष्ठा व्यक्त केली एकंदरीत या वावटळीत दीनबंधू पत्रानेही महाराजांची सत्य बाजू पुढे मांडण्यात यथास्थित भाग घेतला होता हे निराळे लिहावयास नकोच असो शेवटी शिपायांकडून चौथ्या शिवाजी महाराजांचा अहमदनगरात मोठा छळ झाला तो इतका की त्यांच्या आठवण होताच काळी स्थरार्थ या स्वाभिमानी राजपुत्राच्या क्रमाची खरी काहणी अजून पुढे आली नाही अतिशय मानखटना करण्यात आल्यामुळे एके एका शिपायाशी मारामारी होऊन त्यातच तारीख पंचवीस डिसेंबर अठराशे रोजी या दुर्दवी छत्रपतीचा प्राण निघून गेला महात्मा फुलेंची रायगडास भेट एक वे रायगडावरून जाऊन यावे असे ज्योतिरावांना यापूर्वीच एकदा वाटले होते हे वाचकांना आठवत असेलच था। कामाच्या गडबडीमुळे इतके दिवस त्यांना आपली इच्छा तशीच दाबून ठेवावी लागली होती परंतु यावेळी मात्र ज्योतिराव काही मित्रांसह रायगडास जाऊन परत आले रायगडा पासचे ते मोठमोठे डोंगरीकडे अवघड व चोर वाटा घाटमाथ्यावरील सुंदर रमणीय देखावा हे पाहून शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्वार करावा असे सहजच ज्योतिरावांसारख्या देशभक्ताच्या मनात आले रायगडावरून परत आल्यानंतर श्री शिवाजी महाराजांची समाधी मोडकळीस आली असून त्यावर गवत व वा झुडपे वाढली आहेत आणि समाधीची फारच दुर्दशा झाली आहे असा मजकूर ज्योतिरावांनी दिनबंधू पत्रामधून प्रथम प्रसिद्ध केला त्यावेळी महाराष्ट्रातील पुरारी डोका व त्यावेळीच्या इतर वर्तमानपत्रात समाधीबद्दल खूप चर्चा झाली शेवटी ज्योतिरावांनी साफळग स्वामींच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील नागरिकांची एक मोठी सभा हिराबागेतील विस्तीर्णपटांगणात भरविली त्याप्रसंगी ज्योतिराव भालेकर नारायणराव लोखंडे यांची फारच कळकळीची मार्मिक व मुद्देसूद भाषणी झाली काही ब्राह्मण पुढाऱ्यांची यावेळी प्रसंगास अनुसरून उपयुक्त अशी भाषणी झाली व शेवटी ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली एक शिवसमाधी जीर्णोद्वारक कमिटी नेमण्यात ने ने आली परंतु पैशाच्या अडचणींमुळे या कमिटीस तेव्हा हे काम पुरे करता आले नाही असं यापूर्वी ज्योतिरावांनी श्री शिवाजी महाराजांचा एक उत्कृष्ट पोवाडा लिहून तो प्रसिद्ध केला होता हे मागे एका प्रकरणात दिली आहा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता छत्रपती घराण्यातील पुण्यपुरुषाविषयी व श्री शिवरायांविषयी युतीदेवांच्या व त्यावेळच्या सत्यशोधक पुढाऱ्यांच्या अंतकरणात किती प्रेम व वा अढळनिष्ठा वास करीत होती हे स्पष्ट दिसून येतात